वाल्मिकी रामायण अरण्यकांड एकूण साठावाश्र लक्ष्मणाला रघुनंदन रामाटेने दुःखाने विचारले मैथिलीला टाकून तू का आलास तुझ्या भरवश्यावर मी तिला वनात सोडून आलो होतो ना लक्ष्मणा माझ्या मैथिलीला सोडून तुला येताना पाहून वाईट शंका जी माझ्या मनात येऊन गेली होती ती खाली याने माझे मन व्यथित होत आहे लक्ष्मणा तुला दूर वाटेवर सीतेशिवाय येताना पाहून माझा डावा डोळा आणि बाहू स्फुरण पाहू लागलाय छाती धडधडू लागली असे तो म्हणाला तेव्हा शुभ लक्ष्मी लक्ष्मण पुन्हा दुःखाने भरून जाऊन दुःखी झालेल्या रामाला म्हणाला मी आपण स्वतःच्या इच्छेने तिला टाकून इकडे आलेलो नाही तिनेच भयंकर शब्दाने टोचल्यामुळे मी तुझ्याकडे आलो लक्ष्मणा अशी कर्कश आरोळी आर्याने ठकली वाचव असे शब्द होते ते मैथिलीच्या कानावर गेले ते आर्थस्वर ऐकून मैथिली तुझ्यावरच्या प्रेमामुळे आणि भयाने व्याकुळ होऊन मला लोकर जा जाग्र तेव्हा मग तिच्या सुद्धा अनुभवाचे शब्द मी तिला बोललो याचे भय सहन करू शकेल असा एकही राक्षस माझ्या नजरेत नाही चिंता करू नकोस ही त्याची आरोळी नाही दुसऱ्याच कुणाची तरी आहे मला वाचव असे निंद हलके शब्द जो देवांचे सुद्धा रक्षण करू शकतो तो आर्य कसा बरे उच्चारील कोणीतरी माझ्या भ्रात्याच्या स्वराची नक्कल कोणत्या तरी कारणाने करून लक्ष्मण आम्हाला वाचव अशी किंकाळी फोडली शोभने राक्षसाने भिवून वाचव असे शब्द उच्चारले हलक्या वर्गातल्या स्त्रियांच्या मनात उरते तशी व्यथा तू मनात उठू देऊ नकोस व्याकुळता टाकून दे स्वस्त हो कसलीही चिंता करू नकोस त्रैलोक्यात असा एकही मनुष्य जन्माला आलेला नाही किंवा येणार नाही जो रणात युद्ध करताना राघवाचा पराजय करेल इंद्रजाता नायक ते देघव हा अजिंक्य मी असे बोललो तरी वैद्यही मोहाने व्याप्त होऊन अश्रू गाळीत मला दारुण शब्द बोलले तुझे माझ्यावर मन जडले असल्यामुळे तुझ्या मनात पाप शिरले आहे की भाऊ मेराकी ही मला मिळेल पण मी तुला मिळू शकणार नाही भरताशी संकेत करून तू रामाच्या मागोमाग आलायस तो तिकडे पराकषणी ओरडत असताना त्याच्याकडे तू जात नाहीस तू गुप्त स्वरूपात वावरणारा शत्रूस माझा लोक धरून तू त्याच्यावर त्याच्या बरोबर राहत आहेस राघव दूर व्हावा अशी तुझी इच्छा आहे म्हणून तू त्याच्याकडे जात नाहीस असे वैद्यही बोलल्यानंतर मी क्षुब्ध माझे डोळे लाल झाले रागाने माझे ओठ स्फुरण पाहू लागले मी आश्रमातून बाहेर पडलो लक्ष्मणाने असे सांगितले तेव्हा त्रासाने भान विसरून राम त्याला म्हणाला सौम्या तिला सोडून तू इकडे आलास हे तू बरे केले नाही राक्षसांचे निवारण करण्यास मी समर्थ आहे हे, हे तुला ठाऊक असतानाही मैथिलीच्या एवढ्या रागाच्या शब्दाने तू निघून आलास क्रुद्ध झालेल्या स्त्रीचे कठोर बोलणे ऐकून तू मैथिलीला सोडून इकडे आलास याने मला बरे वाटले नाही टोचल्यामुळे तू क्रोधाच्या बाणाने मारला गेलेला हा पडला आहे धनुष्य ओढून बाण लावून सहज सोडलेल्या बाणाने मी त्याला मारले त्याने आपला मृगाचा देह सोडला आणि बाहुभोषणे घालणारा राक्षस बनून त्याने किंकाळी फोडली बाणाने त्या माझ्या स्वराची नक्कल करून खूप दूर ऐकू जाईल अशा आर्थ वाणीने त्या अतिशय भयंकर शब्द त्याने उच्चारले आणि ते ऐकून तू मैथिलेला सोडून इकडे आलास अरण्यकांडाचा एकोणसाठावा सर्ग समाप्तो